पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्यापाटील प्रकरण सोळावे शेतकरी गांधीजींनी एक कविता वाचली त्यात शेतकऱ्याला जगाचा पिता म्हटलं होता, परमेश्वर जगाचा दाता आहे तर शेतकरी त्याचा हात आह भारताचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांच्या दारिद्र्यातून आणि अज्ञानातून मुक्तीमध्ये दडलेला आहे यावर त्यांचा विश्वास होता पंच्याहत्तर टक्क्यांच्यावर जनता जमिनीत राबणारी आहा जमीन कसणाऱ्याचा खरा जमिनीचा मालक आहे गैरहजर जमीन मालक नाही सबभूमी गोपालकी जर आपण शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं सगळंच त्यांच्यापासून हिरावून घेणार असलो तर आपलं सरकार निर्माण होण्याची आशा सोडावी लागेल शेतकरीस आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतील वकील डॉक्टर्स श्रीमंत जमीनदार ते सुरक्षित ठेवू शकत नाही राज्याच्या एकूण करापैकी पंचवीस कर शेतकऱ्यांकडून वसूल केला जाईल जमिनीवरच्या जा कराचं ओझ मोठं होतं शहरात जेव्हा राजवाड्यांसारख्या खर्चिक इमारती मानल्या जाताना दिसत तेव्हा गांधीजी दुःखानं म्हणत शेतकऱ्यांनी मिळवलेल्या पैशातून हे सगळं चाललं आह शहरी समृद्धीची अशी प्रतिक्रिया बघितली की त्यांना कराखाली दडपलेल शेतकरी बेकायदेशीर मागण्या कधीही परत न फेडली जाणारी कर्ज निरक्षरता अंधश्रद्धा रोगराई हे सगळं डोळ्यांपुढे उभं राहत असे गांधीजी जन्मानं शेतकरी नव्हते पण शेतकरी होण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले शाळकरी वयात त्यांना फळाची झाडं लावायला आवडत रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर ते पाण्याच्या बादल्या घेऊन गच्चीत जात आणि झाडांना पाणी घालत छत्तीसाव्या वर्षी त्यांनी शेतावर शेतकऱ्यांचं जीवन जगायला सुरुवात केली आश्रमासाठी जागा शोधताना फळ असलेली एक एकर जागा त्यांना पसंत पडली त्यांनी ते विकत घेतली आणि तिथे त्यांच्या परिवारासह आणि मित्रांसह राहायला गेले हळूहळू त्यांनी शेती करायला सुरुवात केली आणि पांढरपेशा व्यवसाय सोडून दिला शेतावरच्या त्यांच्या सहकार्या झोपड्या बांधल्या गांधीजी जमीन नांगरत असत पाणी काढत भाज्या आणि फळांची लागवड करत लाकूड तोडत लवकरच त्यांनी त्या जमिनीचं फळबागेत रुपांतर केलं दक्षिण आफ्रिकेत दहा वर्ष ते शेतावर राहिले त्यातून त्यांना शेतीचा चांगला अनुभव आणि ज्ञान मिळालं त्यांनी मधमाशा पालनाची नवीन पद्धत शोधून काढली आणि लोकप्रिय केली ती अहिंसक होती आणि अधिक शास्त्रीयी होती त्यात मधमाशा किवा पोळं उद्ध्वस्त होत नसे शेतीचा किवा फळांचा, भाज्यांच्या शेताजवळ जर मधमाशा पालन केलं तर जास्त उत्पन्न कसं मिळतं हे ते समजावून सांगत मधमाशा मध मद गोळा करायला जेव्हा फुलांवर जाता, तेव्हा त्यांचे पराकन त्यांच्या पायाला चिट्टून दुसरीकडे जातात आणि त्यातून उत्पादनाचा दर्जा उंचावतो आणि उत्पादन वाढतं जमीन नापिक आहे पाणी पुरेसं आहे चांगलं अवजारण आहेत या सगळ्या तक्रारी गांधीजींनी निकालात काढल्या आपल्या श्रमांचा कल्पकतेनं वापर करणं ही शेतकऱ्याची सर्वात मोठी शक्ती होती शेतकरी उत्साही कल्पक आणि स्वावलंबी असायला हवा एकदा एका नई तालीमच्या संयोजकानं तक्रार केली की त्यांना दिलेली जमीन शेतीयोग्य नाही तेव्हा गांधीजी म्हणाले दक्षिण आफ्रिकेत कशा प्रकारची जमीन आम्हाला मिळाली होती हे तुम्हाला माहीत नाही मी तुझ्या जागी असतो तर मी सुरुवातीला नांगर वापरला नसता मी मुलांच्या हातात खुर्पी दिली असती आणि त्यांना ती वापरायला शिकवली असती ती कला आहे बैल नंतर वापरता येतील माती आणि कंपोस्ट खताचा लहानसा जरी थर असला तरी तो आपल्याला भाज्या काढायला उपयोगी पडेल मानवी विष्ठेपासून 15 दिवसात खत निर्माण होऊ शकतं त्यासाठी चर खणावे लागतील आपल्या मुलांना शेतीकाम हे मोठं सन्मानाचं काम आहे हे शिकवायला हवं शेतीत काम करणं कमी दर्जाचं नाहीच उलट तो मोठा मानाचा व्यवसाय आहे मूलोद्योग शिक्षणाच्या योजनेत शेतीचा भाग फार मोलाचा आहे हा गांधीजींचा विचार होता भारताची फाळणी होण्यापूर्वी थोडंसंच आधी नोआ नोआखलीतल्या हिंदूंनी त्यांना विचारलं आम्ही इथे कशाच्या आधारावर राहायचं मुसलमान शेतकरी आम्हाला सहकार्य करत नाही त्यांचे बैलडांगर आम्हाला देत नाहीत गांधीजी म्हणाले काही कुदळं फावडी जमवा आणि खऱ्याला सुरुवात करा कुदळीनी खणलेल्या जमिनीतून कमी पीक येतं असं काही नाही एकोणीसशे त्रेचाळीसाव्या वर्षी गांधीजी जेव्हा तुरुंगात होते तेव्हा बंगालमध्ये लाखो भूगळी झाले त्या भयंकर आठवणी लोकांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात ताजा होत्या एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी जेव्हा पुन्हा दुसऱ्या दुष्काळाची लक्षणे दिसू लागली तेव्हा व्हॉईस रायनं गांधीजींचा सल्ला घेण्यासाठी आपल्या सचिवांना सेवाग्रामला विमानानं पाठवलं गांधीजी जराही विचलित झाले नाहीत आणि त्यांनी जनतेला सांगितलं की दुष्काळाची भीती मनातून काढून टाका बंगाल बंगालमध्ये भरपूर सुपीक जमीन आहे पुरेसा पाणी आहे आणि काम करणाऱ्या हातांचा तुटवडा मुळीच नाही अशा परिस्थितीत अन्नाचा दुष्काळ कसा पडेल लोकांना स्वावलंबी बनण्याचं शिक्षण द्यायला हवं दोन दाणे खाणाऱ्यांना चार उगवले पाहिजेत प्रत्येकानं खाण्याजोगं काही स्वतः करायला हवं यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वच्छ माती घ्या त्यात नैसर्गिक खत मिसा थोडंसं वाळलेलं शेणही चांगल्या खताचं चा काम करतं एखाद्या मातीच्या कुंडीत किंवा पत्राच्या डब्यात ते घाला आणि काही बाज्यांच्या बिया त्यात पेरा रोज पाणी घाला सर्व दिखाऊ समारंभ बंद करायला हवेत बियाणं निर्यात करणं बंद करायला हवं गाजरं रताळी बटाटे सुरण केळी यांच्यापासून पुरेसे पिष्टमय पदार्थ मिळतील यामागची कल्पना अशी की सध्या जेवणातून धान्य आणि डाळी वगळून साठवून ठेवायच्या त्यांच्या स्वावलंबनाच्या आव्हानात लोकांनी निर्धारानं काम करणं शिस्त पाळणं आणि कष्ट करणं नवीन प्रकारच्या खाण्याच्या सवयीशी जुळवून घेणं आणि परदेशातून भीक न मागवणं हे अपेक्षित होतं जेव्हा अन्न आणि वस्त्रावर निर्बंध होते तेव्हा गांधीजींना सरकारी कोट्यातून धान्य वागण्याची गरज नव्हती ते गहू तांदूळ डाळी आणि साखरेशिवाय राहू शकत होते आणि स्वतःच कापड स्वतः तयार करत होते हरिजन मध्ये त्यांनी आजूबाजूला उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूमधून कंपोस्ट खत कसं तयार करावं याबद्दल तपशीलवार सूचना दिल्या होत्या गाईचं शेण माणसाचं मलमूत्र भाज्यांच्या साली पाण्यावर उगवणारी हायसिन ही वनस्पती या सर्वांचा उपयोग करता येतो कंपोस्ट खत कुठल्याही भांडवल्याशिवाय स्वतचे श्रम आणि कल्पकता वापरून करता येतं आश्रमात मलमूत्रापासून खत तयार करण्यासाठी जमिनीत उथळ खड्ड कल जमिनीच्या वरच्या एका फुट्यापर्यंत थरातल जंतू मलमूत्राचं खत तयार करतात जर हा कचरा खोल खड्ड्यात पुरला तर त्यातून दूषित वायू बाहेर पडतात आणि हवेत प्रदूषण पसरवतात उथळ खड्ड्यांमध काही दिवसातच त्याचं चांगलं खत होतं या कामाला शेतकरी भंगिकम शेतकरी काम म्हणत ते त्यांना फारसं आवडले नाही गांधीजींना रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक खतं जास्त पसंद होती पीक लवकर मिळावं म्हणून रासायनिक खतांचा वापर त्यांच्या मते धोकादायक होता त्यांच्यामुळे जादूसारखा परिणाम दिसण्याऐवजी जमीन कायमची नापिक होण्याची शक्यता जास्त होती त्यांना बैलांनी ओढण्याच्या नांगराच्या जागी ट्रॅक्टरही मान्य नव्हता साबरमती आश्रमात त्यांनी सर्व सुधारित नांगर वापरून पाहिल पण जुना बैलांचा नांगर सर्वात सोयीचा ठरला तो माझी रक्षण करत असे कारण तो बी पेरना इतकंच खोलवर खणत असे पण खाली जाऊन नुकसान करत नसे त्याहूनही ट्रॅक्टरमुळे शेकडो माणसांच्या शेतीच्या कामातून हकलपट्टी होईल हे त्यांना मुळीच आवडणारं नव्हतं त्यांना माणसं उत्पादनाच्या कामात गुंतलेली हवी होती यांत्रिक अवजारं शेतकऱ्यांमधल्या सृजनक्षमता बोतट करतील अशी त्यांना भीती होती प्रत्येकानं आपली लहान लहान शेत, नांगरत बसायची पारंपरिक पद्धत त्यांना पसंत नव्हती कारण शंभर कुटुंबांनी एकत्र शेती करून आलेलं उत्पन्न वाटून घेणं जमिनीचे शंभर लहान लहान तुकडे करण्यापेक्षा केवळी चांगलं होतं गावात प्रत्येकाकडे बैल आणि बैलगाडी असणं यात फार नुकसान होतं त्यांनी सहकारी पद्धतीनं पशुपालनाचाही पुरस्कार केला या एकत्रित पद्धतीनं सर्व जनावरांना योग्य ती वैद्यकीय मदत मिळेल सर्वांचं मिळून एक चराई कुरण राखता येईल आणि अनेक गायींसाठी योग्य तो वळू निवडता येईल सामान्य शेतकऱ्याला या सोई मिळू शकत नाहीत गुरांच्या तऱ्यालाच त्यांच्यापासूनच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च येतो गुरांची संख्या वाढली की गरीबीच्या तारांमुळे शेतकरी वासरं विकतो खोडं मारून टाकतो आणि त्यांना उपाशी मारतो तो, तो गुरांना नीट वागवत नाही आणि क्रूरपणे त्यांच्याकडून मेहनत करून घेतो गायीच्या संरक्षणावर गांधीजींनी विशेष भर दिला गाय ही शेतीच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मूल्यवान असते जेव्हा गांधीजी भारतभर यात्रा करत तेव्हा शेतकऱ्यांचे मलूल डोळे आणि गायीची दयनीय अवस्था पाहून ती निराश होत भारतात गाईला आदरानं गोमाता म्हणतात पण तिला इतकं वाईट वागणारा दुसरा कुठलाही देश नसेल मुसलमान लोक गाई मारतात म्हणून त्यांच्याशी वैर करणं हा आता त्या आदराचा भाग झाला आहा आणि तिच्या स्पर्शानं स्वतःला पवित्र करून घेणं हाही त्याचाच भाग आह अनक्क पांजरपोळं आणि गोशाला गायीच्या छळाच्या छावण्या झाल्या आह पांजरपोळांनी भाकड आणि आजारी जनावरांची देखभाल करावी आणि पशुपालनाचं मार्गदर्शन करावं अशी त्यांची अपेक्षा होती गायीचं दूध आणि लोणी म्हशीपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचं असतं म्हणून त्यांना ते जास्त पसंद होतं त्याशिवाय गाय मेल्यानंतरही तिची कातडी हाडं मांस कातडी यांचा उपयोग होतो आश्रमातल्या गोशाळेला गांधीजींनी चांगला वळू ठेवला होता आणि एक कमी खर्चाचा तरीही आदर्श गोठा तयार केला होता गोशाळेच्या प्रत्येक बारीक सारीक कामात त्यांचं लक्ष सर्व नवजात वासरांना ते प्रेमाळात थोपटत एकदा एका वासराला असाध्य रोगानं पछडलं कोणताही वैद्यकीय उपाय उपलब्ध नव्हता गांधीजींनी त्याचं आयुष्य संवर्ष ठरवलं आणि डॉक्टरांनी जेव्हा त्याला कायमच्या झोपेचं इंजेक्शन दिलं तेव्हा गांधीजी त्याचा खूर हातात धरून बसल होत अहिंसेच्या पुजाऱ्यानं ही हिंसा करावी याचा अनेकांनी निषेध कला एका जैनानं हे पाप गांधीजींच्या रक्तानं धुण्याची धमकी दिली गांधीजींनी शांतपणे या आवाजाला तोंड दिलं माकडं जेव्हा आश्रमातली पीक, फळं भाज्या यांची नाचडी करत तेव्हा त्यांना मारून टाकण्याचा प्रस्ताव गांधीजींनी मांडला आणि एकदा अहिंसेला अंध पुजाऱ्याने धक्का दिला ते म्हणाले मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी मला कमीत कमी हिंसेचा मार्ग स्वीकारणं भाग आहे माकड्यांचा त्रास आता गळ्याशी आलेला आहे माकडं आता बंदुकीच्या गोळ्यांनाही घाबरत नाहीत उलट बंदुकीचे बार ऐकून अधिकच ओरडा करतात जर इतर काही मार्गच उरला नसेल तर मी खरोखरच त्यांना मारून टाकण्याचा विचार करतो आहे एरवी कधीही माकडांना आश्रमात कुणी मारत नसे गरीब शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवायचं हीच गांधीजींना सततची चिंता होती वर्षातून 4 ते दहा महिने त्यांना काम नसायचं नुसत्या शेतीवर भागत नसे तीस कोटी लोकांचा हा निरुद्योगी वेळ कामी लावण्यासाठी त्यांनी स्त्रियांना घरात चरखा देऊन आणि पुरुषांना हातमाग देऊन प्रयत्न केला त्यांना या अशिक्षित अर्धनग्न कुपोषित शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचं होतं आणि त्यांना अशा पातळीवर आणायचं होतं की जिथे त्यांना चौरस आहार राहण्या रोक्त घर अंगभर कपडे आणि योग्य शिक्षण मिळेल त्यांच्यात प्रतिकाराची शक्ती निर्माण व्हायला हवी शेतकरी कामकरी प्रजारक्षणासाठी ते उभे राहिले आणि म्हणाले जेव्हा शेतकऱ्यांना आपल्या सामर्थ्याची जाग येईल तेव्हा जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या नशिबानं त्यांना या हद्बल अवस्थेत लोटलेलं नाही तेव्हा तो कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय याचा विचार करणार नाही स्वराज्याचा खरा अर्थ जेवा शेतकऱ्यांना कळेल तेव्हा त्यांना त्यापासून ते दूर ठेवण्याचं धाडस कोणीही करणार नाही गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी असहकाराची चळवळ सुरु केली कायद्यानं बंदी असूनही मीठ बनवलं सार्वजनिक सभांमधून स्वातंत्र्याची शपथ घेतली सरकारी कर न भरण्याच्या आंदोलनात त्यांच्या जमिनी मालमत्तेवर जप्ती आली त्यांचं पैशाचं नुकसान झालं पण त्यांची नैतिक उंची वाढली